ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने नमहा अध्याय अकरावा भगवंताची आंगे, उपांगे आणि आयुधांचे रहस्य तसेच वेगवेगळ्या सूर्यगणांचे वर्णन शौनक म्हणाला सुत महोदय आपण भागवताचे तत्व जाणणारे आणि अनेक विषय जाणणारे आहात सर्व शास्त्रांच्या सिद्धांताविषयी आम्ही आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छितो भगवान आपले कल्याण करतो आम्ही क्रियायोगाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त करून घेऊ इच्छितो कारण कौशल्याने आणि योग्य तऱ्हेने त्याचे आचरण केल्याने मनुष्य अमरत्व प्राप्त करून घेतो म्हणून आपण आम्हालाही सांगा की पांचरात्र इत्यादी तंत्राचा विधी जाणणारे लोक फक्त श्री लक्ष्मीपती भगवंताची आराधना करतेवेळी कोणकोणत्या तत्वांची त्यांची चरण इत्यादी अंगी गरुडादी उपांगी सुदर्शन इत्यादी आयुधे आणि कौस्तुभ इत्यादी अलंकारांची कल्पना करतात सूत म्हणाली मी श्री गुरुदेवांच्या चरणांना नमस्कार करून प्रमदेवानी आचार्यानी वेदानी तसेच पांचरात्र इत्यादी तंत्रग्रंथांनी श्री विष्णूंच्या ज्या विभूतीचे वर्णन केले आहे ते सांगतो भगवंताच्या ज्या चेतन विराट रूपामध्ये हे त्रैलोक्य दिसते ते प्रकृती सूत्रात्मा महत्त्व अहंकार आणि पंचतन्मात्रा या नऊ निर्माण झालेले आहे हे भगवंताचेच पुरुष रूप आहे पृथ्वी याचे चरण स्वर्गमस्तक आंतरिक्ष नाभी सूर्यनेत्र वायू नाशिका आणि दिशा कान आहेत प्रजापती लिंग मृत्यू बुद्धस्थान लोकपाल बाहू चंद्र मन आणि यम भुवय आहेत लज्जा वरचा होट लोभ हालचावट चांदणे दात शुभ्र हास्य झाडे रोम आणि ढग हेच विराट पुरुषाच्या डोक्यावर उगवलेले केस आहेत ज्याप्रमाणे हा रूप सात विती एवढा आहे त्याप्रमाणे तो समष्टी पुरुष सुद्धा या लोकांसह हो त्याच्या सात विती एवढाच आहे भगवान कौस्तुभ मनाच्या रूपाने आत्मज्योतीलाच धारण करतात आणि त्याच्या परिसर व्यापून टाकणाऱ्या प्रभेला सुद्धा वक्षस्थळावर श्री वत्स धारण करतात सत्वरजे इत्यादी गुणांच्या मायेला ती वनमालेच्या रूपाने छंदाला पितांबराच्या रूपाने तसेच अ उ म या तीन मात्रांच्या प्रणवाला यज्ञोपवित्राच्या रूपाने धारण करतात भगवान सांख्याने योगरूप मकराकृती कुंडली तसेच सर्व लोकांना अभय देणाऱ्या ब्रह्मलोकालाच मुकुटाच्या रूपाने धारण करतात मूळ प्रकृती हीच त्यांची शेषशैयी ही। आहे तिच्यावरती नेहमी विराजमान असतात आणि धर्मज्ञानाधिकानी युक्त असा सत्वगुण हे त्यांचे पद्मासन आहे त्यांनी मन इंद्रिय आणि शरीरासंबंधी शक्तीनी युक्त अशी प्राणतत्वरूप कमोदकी गदा जलतत्वरूप पाचजन्य शंख आणि तेजतत्वरूप सुदर्शन चक्र धारण केले आहे आकाशासारखे निर्मल आकाशस्वरूप खडग तमोमय अज्ञानरूपी ढाल काळरूप शारंगधनुष्य आणि कर्म हाच भाता धारण केला आहे इंद्रियांनाच भगवंताच्या धनुष्याचे बाण म्हटले आहे क्रियाशक्तीयुक्त मन म्हणजेच रथ होय तन्मात्रा या रथाचे बाहेरचे भाग आहेत आणि अभय इत्यादी मुद्रांद्वारा त्यांचे वरदान अभय इत्यादी रूपाने त्यांची क्रियाशीलता प्रगट होते सूर्यमंडळ किंवा अग्निमंडळ हेच भगवंताच्या पूजेचे स्थान होई अंतकरणाची शुद्धी म्हणजेच मंत्रदिक्षा आहे आणि आपली सर्व पापी नाहीशी करणे हीच भगवंताची पूजा आहे समग्र ऐश्वर्य धर्म यश लक्ष्मी ज्ञान आणि वैराग्य हे सहा गुणरूप लिलाकमल भगवंत आपल्या हातात धारण करतात धर्म आणि यशाला अनुक्रमे चौऱ्या आणि पंख्याच्या रूपाने तसेच निर्भय धाम वैकुंठाला छत्ररूपाने त्यांनी धारण केले आहे तीन वेदांचेच नाव गरुड आहे तेच अंतर्यानी परमात्म्याचे वहन करतात आत्मस्वरूप भगवंतापासून कधीही विभक्त न होणाऱ्या त्यांच्या आत्मशक्तीचेच नाव लक्ष्मी आहे भगवंताच्या पार्श्वदांचे नायक विश्वक्सेन पाचरात्र इत्यादी आगमरूप आहेत भगवंताचे स्वाभाविक गुण असणाऱ्या अनिमा महिमा इत्यादी अष्टमहासिद्धीनाथ नंद सुनंद इत्यादी आठ द्वारपाल म्हणतात शवन का स्वतः भगवान वासुदेव संकर्षण प्रधुम्ना अविरुद्ध या चार मूर्ति रूप में है ज्ञान चतुर्व्यूह मटलेगृति अवस्थे अभिमा विश्व हो ग्रहण करतेप्नावस्थे अभिमा तैजस होना अनेक विषय ग्रहण करता केवस्थे अभिमानी अज्ञा होषय मना संस्कारुक्त अश् अज्ञा ने झाकले तुरीय अवस्थेत राहन सर्व ज्ञापन अधिष्ठान या स्वरूपात राहतात अशा प्रकारे अंगी उपांगी आयुधी आणि अलंकारांनी युक्त तसेच वासुदेव संकर्षण प्रद्युम्न आणि अनिरुद्ध या चार मूर्तीच्या रूपामध्ये प्रकट होऊन सर्व शक्तिमान भगवान श्रीहरीच अनुक्रमे विश्व तैजस प्राज्ञा आणि तुर्य या रूपाने प्रकाशित होतात तेच सर्व भगवान वेदांचे मूळ कारण आहेत ते स्वयंप्रकाश आणि आपल्या महिम्याने परिपूर्ण असे आहेत ते आपल्या मायेने ब्रह्मदेव इत्यादी नावाने आणि रूपानी या विश्वाची सृष्टी स्थितीने संहार करतात परंतु त्यामुळे त्यांचे ज्ञान कधी झाकले जात नाहीत शास्त्रामध्ये ते वेगवेगळे असल्याचे वर्णन केले आहे हे खरे परंतु ते आपल्या भक्तांना आत्मस्वरूपानेच प्राप्त होतात हे सचिदानंद स्वरूप श्रीकृष्णा आपण अर्जुनाचे मित्र आहात हे यदुवंश शिरोमणी आपण अवतार घेऊन पृथ्वीचा द्रोह करणाऱ्या राज लोकांचे भस्म करून टाकलेत आपले सामर्थ्य कधीही नाहीसे होत नाही गोप गोपिंचा समूह आणि नारद इत्यादी भक्त नेहमी आपल्या पवित्र यशाचे गायन करीत असतात हे गोविंदा। आपले नाम गुण आणि लिला इत्यादींचे श्रवण करण्यानेच जीवाचे कल्याण होते आम्ही सर्वजण आपले सेवक आहोत आपण आमचे रक्षण करावे जो मनुष्य या वर्णनाचा भगवंताच्या ठिकाणी चित्त एकरूप करून पवित्र होऊन प्रातकाळी पाठ करील त्याला सर्वांच्या हृदयात राहणाऱ्या ब्रह्मस्वरूप परमात्म्याचे ज्ञान होईल शौनक म्हणाला ब्रह्मर्षी श्री शुकानी कथा ऐकणाऱ्या परीक्षिता सांगितले होते की, ऋषि गंधर्व नाग अपसरा यक्ष देवता, यांचा राक्षसता एक सौरगण तैयार होते सत ही जन दर महीन बदलत रह बारह गण आपले स्वामी बारह आदित्या बार काम करता अंतर्गत व्यक्ति नूरिया रूपा मे सुधा स्वतः भगवंत है विभाग ही आम्मी मोटा श्रद्धे ने ऐकू इच्छित तरी ती अपन आम सभी केूत मनाला सर्व प्राण्यांचे आत्मा असणाऱ्या विष्णूच्या अनादी अविध्यमुळे लोकांना व्यवहार करण्यास प्रवृत्त करावे म्हणून सूर्यमंडळाची निर्मिती झालेली आहे तेच लोकांमध्ये भ्रमण करीत असते सर्व लोकांचा आत्मा आधी करता एकमेव श्रीहरीचं सूर्य आहे सर्व वैदिक क्रियांचे मूळ असणाऱ्या त्याचे ऋषींनी अनेक रूपात वर्णन केले आहे शेवनका एक भगवानच मायेमुळे काल देश क्रिया करता साधन कर्म वेदमंत्र द्रव्य आणि फळ या नऊ प्रकारांनी सांगितले जातात काळरूप धारण केलेले भगवान सूर्य लोकांचे व्यवहार नीट चालण्यासाठी चैत्र इत्यादी बारा महिन्यामध्ये आपल्या निरनिराळ्या बारा गणासह फिरत असतात शवनका धाता नावाचा सूर्य क्रतस्थली अप्सरा हेती राक्षस वासुकी सर्प रथ यक्ष पुलस्त्य ऋषी आणि तुंबुरू गंधर्व हे चैत्र महिन्यामध्ये आपआपली कार्ये पार पाडतात अर्यमा नावाचा सूर्य पुलह ऋषी अथवजा यक्ष प्रहेती राक्षस पुंजिकास्थली अप्सरा नारद गंधर्व आणि कच्छनीर साप हे वैशाख महिन्यातील कार्यवाहक का आहेत मित्र सूर्य अत्री ऋषी पौरषीय राक्षस तक्षक साप मेनका अप्सरा हा हा गंधर्व आणि रथस्वन यक्ष हे ज्येष्ठ महिन्यातील कार्य चालवणारे होत आषाढामध्ये वरुण नावाच्या सूर्यासह वशिष्ठ ऋषी रंभा अप्सरा सहजन्य यक्ष हुहू गंधर्व शुक्र नाग आणि चित्रस्वन राक्षस आपापली कामे करतात श्रावणात इंद्रनावाचा सूर्य विश्वावसु गंधर्व श्रोता यक्ष यलापत्र नाग अंगिरा ऋषी प्रमलोचा अप्सरा तसेच वैर्य नावाचा राक्षस आपापली कार्य करतात भाद्रपदात विवस्वान नावाचा सूर्य उग्रसेन गंधर्व व्याघ्र राक्षस आसारन यक्ष भृगुषी अनुप्लोचा अप्सरा आणि शंखपान नाग हे कार्य करतात माघ महिन्यामध्ये पुषा नावाचा सूर्य धनंजय नाग वात राक्षस सुशैन गंधर्व सुरूची यक्ष घ्रताची अप्सरा आणि गौतम ऋषी हे असतात फाल्गुन महिन्यात पर्जन्य नावाचा सूर्य क्रतू यक्षस भरद्वाज ऋषी शेनाजित अप्सरा विश्व गंधर्व आणि आयरावत असतात मार्गशीर्ष महिन्यात सूर्य अंशू कश्यप ऋषी तारक्ष यक्ष वृत्तशेन गंधर्व उर्वशी अप्सरा विद्युत शत्रू राक्षस आणि महाशंख नाग हे असतात पौष महिन्यामध्ये भगनावाच्या सूर्यासह स्फूर्ज नावाचा राक्षस अरिष्टने गंधर्व ऊर्ण यक्ष आयुषी पूर्वच्चित अपसरा और कर्कोटक नग हेतर आश्विनाथ त्वष्टा सूर्य जमदग्नि ऋषि कंबल नग तिलोत्तमा अप्सरा ब्रह्मापेत राक्षस शतजित यक्ष धृतराष्ट्र गंधर्व हे कार्य करता कार्तिक महीनिया विष्णु नवाचाबरों अश्वतर नाग रंभा अप्सरा सूर्यवर्चा गंधर्व सत्यजित यक्ष विश्वामित्र ऋषि आ मखापेत राक्षस आपापली कार्य पार पड़ता हि सी रूपें सूर्यरूप भगवान विष्णु विभूति है जे लोक यांचे दररोज सकाळी आणि सायंकाळी स्मरण करतात त्यांची सर्व पापे नष्ट होतात हे सूर्यदेव आपल्या सहा गणासह बाराही महिने सगळीकडे विहार करतात आणि इहपर लोकांमध्ये विवेकबुद्धीचा विस्तार करतात भगवंताच्या गणापैकी ऋषी ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेदातील सूर्यासंबंधी मंत्रांनी त्यांची स्तुती करतात गंधर्व त्यांच्या सुयशाचे गायन करतात आणि अप्सरा नृत्य करीत करीत पुढे चालतात नाग दोरखंडाप्रमाणे त्यांच्या रथाला बांधलेली असतात यक्षरथ तैयार करता वलदंडक्षस तो रथ पाठीमागन ढकलताशिवालखि नावाचे सात हजार निर्मल स्वभावे ब्रह्मर्षि सूर्याकड़े तो करपुढ़ स्तुतिपाठ गलत अशा प्रकार अनादि अनंत अर्जन् भगवान श्रीहरीच प्रत्येक कलपाधे अपने स्वरूप विभाग करोक पालन पोषण करीत यकवा अध्याय समाप्त होगवान श्री कृष्णार्पण